श्रीराम समर्थ पंचिका तेरावी समास चौथा स्वानुभूती वर्णन मला मागील दुखाची आठवण झाली स्वप्नातला वृत्तांत मी जागृतीत येऊन सांगत आहे त्या रीतीने श्रोत्यांनी वैराग्यासाठी उपयुक्त होईल म्हणून ते ऐकावे अहो या मायेचे सामर्थ्य अगाध आहे विस्मयामुळे ते सांगता येत नाही स्वत ख पुष्प असूनही ती जगाचे विविध खेळ दाखवते खरेतर मी धर्महीन अविनाशी स्वरूपाचा पण असे असूनही ममतापाशांनी बांधून दरवेशी जसा वाघाला दारोदारी हिंडवतो तसे तिने मला हिंडवले आहे एका क्षणात नरक तर दुसऱ्या क्षणाला स्वर्ग या क्षणाला देव तर दुसऱ्या क्षणाला वृक्ष कीटकादित योनी तिसऱ्या क्षणी मधल्या अवस्थातील मनुष्यादी योनी असे हिंडवले आहे नसलेल्या खोट्या महापुरात तिने मला खाली वर अशा बुसकळ्या दिल्या एका क्षणाचीही उसंत न देता तिने मला सुखदुखे भोगायला लावले समुद्रातील वाळूचे किती गण असतील त्यांची जशी गणना करता येणार नाही त्याप्रमाणे असंख्य असलेल्या जीवयोनींमधून तिने मला फिरवले मी तेथे जे जे केले ते सर्व पापालाच सहाय्यभूत झाले तिच्या अधीन असल्यामुळे आणि कोणी कैवारी न भेटल्यामुळे माझे काय बरे चालू शकते अशा प्रकारे फिरताना मी खूप कासावीस झालो मग अचानकपणे मी नरदेहात जन्माला आलो तेथे काही करायचा प्रयत्न केला तर ही तिने मला हुसकुल लेवटी भीति ने मी देवा शरण गेलो पड़े मे रक्षण सत्यलोक इत्यादि फिर पिच्छा सोडला नहीं सर्व देव हिचा अधीन होते हिया चलचा कापतर अशा परिस्थिती मी सु करील रक्षण करता को देव मला म्हणत असत की कर्मे करीत रहा पापांचे जेव्हा भळून भस्म होईल तेव्हा गाठी थोडेफार पुण्य साचेल तेव्हा तुला सुखप्राप्ती होईल मग कर्मे करण्यास आरंभ केला पुष्कळ कष्ट करून ती सिद्धीच नेली त्यामुळे पुढे स्वर्गसुखांचे संकट उभे राहिले त्यातून काळ येताच मला ढकलून दिले देवांनी कानावर हात ठेवले त्यामुळे निरनिराळा येणे फिरण्याचा भोग भोगणे सुरू झाले शेवटी पुन्हा नरदेह प्राप्त झाला त्यावेळी खूप शास्त्रे वाचून त्यांना भार वाहिला त्यातून व्रत तपादी साधने व त्यांचे नियम ऐकले पण ती साधने करायला प्रवृत्त झालो मग मी ती साधने करायला प्रवृत्त झालो अनेक व्रते केली मंत्रयंत्रादी बडबड केली निरनिराळे जप ध्यान इत इत्यादी धान्याचे कण नसलेला कडबा बडवत राहिलो निरनिराळ्या वृक्षांचा पाला खाऊन खाऊन देह भुकेने कष्टी झाला त्या देहाला पंचाग्नि साधनाने भाजून काढले तीर्थामध्ये पुष्कळ काळ भिजवला उलटे टांगून घेतले तेव्हा प्रतिष्ठित लोकांनी म्हणजे धुरे त्यातून देहाला वाचवले त्यानंतर अनेक दिवस वायूभक्षण करून पोट भात्याप्रमाणे फुगवले अनेक प्रकारचे देव गोळा केले त्यात निरनिराळी धातूंचे देव होते गुळगुळीत गोट्यांचे देव होते त्या देवांच्या मस्तकावर तुळशीची पाने बेल फुले इत्यादी मोठ्या कौतुकाने वाहिली ते करत असताना मनात इच्छा वाढू लागल्या तसतसा बाह्य भजन पूजा इत्यादी साधने करण्यास प्रवृत्त झालं तेथे देव कुठला उलट दगड़ोडीनो मोटमोटा मुद्रा तप्त कर विचित्र वस्त्रे इत्यादि ना सोंगे धारण के सर्व अंगाला भस्मा से लेप दिल नखशिकांत रुद्राक्ष बनले नत्र बंद कर ध्यान के स्त्री और संपत्ति चित्र दसू लगली अशा वेळेला देवाने काय करावे आपले नशीब भणावे झाले या मायेचे निरसन करावे म्हटले तर ती दुप्पट पाडू लागली या मायेच्या वैरामुळे मोठ्या प्रयासाने वायू कोडला तो निरनिराळ्या सिद्धींच्या बंधनांसकट ती अधिक उफाळू लागली असो याप्रमाणे जे जे कर्म केले ते, ते सर्व व्यर्थ गेले पण या मायेचा एक केस सुद्धा हल्ला नाही मग दैवाचा उदय झाला सद्गुरूंचा महिमा कानावर पडला मग सर्व कर्मांचा त्याग करून रक्षणकर्त्या त्या सद्गुरूंना मी शरण गेलो मरणाऱ्या माणसाला अमृत प्यायला मिळावे किंवा आवर्षणकाळी मेघाने वृष्टी करावी दुष्काळात मिष्टान्न मिळावे त्याप्रमाणे मला ऐन वेळेला प्रभूंचे स्मरण झाले मी हंबरडा फोडून रडू लागलो तेव्हा गुरुमावली वेगाने धावून आली तीचे हृदय अतिशय कोमल असून ती आपल्या भक्तांसाठी वज्राचा पिंजराच होती। आपल्या रक्षणकर्त्याला पाहताच मी त्याच्या पायांना मिठीच मारली आणि म्हणू लागलो आपल्या कृपा कृपादृष्टीने आपण मला या मायेचा त्यावडीतून सोडवा सद्गुरू मनात विचार करू लागले माया तर मुळीच नाही तरी पण याच्या हातून एक अपूर्व कृत्य घडवून आणू त्याच्याच हाताने मायेचे भक्षण करायला लावू भिवू नकोस भिवू नकोस असे म्हणून मला त्याने जवळ बोलावले आणि माझ्या हातात एक अपूर्व वनस्पती त्याने दिली येथे एक दृष्टांत सुचला उत्तर देशात हत्तीच्या कळपात एक कोल्ह्यासारखा प्राणी आला त्याने एका वनस्पतीचा महिमा जाणून आपल्या शेपटाचा गोंडा आपल्याच लघुशंकेत बुडवून ते जे कळपात शेकडो हत्ती होते त्यांच्या अंगावर त्याने त्या लघुशंकेचे तुषार शिंपडले त्यातील कणभर तुषार अंगावर पडताच ते सर्व हत्ती प्राणास मुकले मग त्या पशुने त्या हत्तीने खाऊन टाकले नंतर तो त्या वनस्पतीला हुंगू लागला त्याचे पोट लहान असले तरी एवढे हत्ती खाऊनही त्याच्या पोटात हत्तींचे भस्म झाले त्याचे पोटही त्यामुळे भरले नाही सर्व प्रेते खाऊनही तो पशू भुकेलाच वनात हिंडत राहिला अशी त्या वनस्पतीची अघटित करणी होती त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्या रूपाने आलेल्या कोल्ह्याकडून ती माया मुळासकट खायला लावली पण ही औषधी वनस्पती त्याने कोठून आणली ते आधी समजून घ्या त्यांनी मायेची आंतरसाल काढून माझ्या हातात दिली त्यामुळे माझी भूक खूप वाढली तेव्हा त्यांची आज्ञा झाली किती अंतरसाल खाऊन टाक मग आधी स्थूल सूक्ष्म हे दोन देह चघळले चौथा टाकून दिला खाऊन टाकले पण पोट काही भरे ना मग मी ब्रह्मांडाची उसाचा रस घेऊन चिपाडे करतात त्याप्रमाणे चिपाडे करून टाकली हिरण्यगर्भाची सामग्री आणि चंचलत्व शोषून घेतली माया आणि अविद्या या शक्ती शक्ति प्रतिबिंबित ईश्वर जीव या दो आभासाउन टाकल मेखेरीज दुसरे का उरले नहीं। मग यज्ञा पूर्णा प्रमाण मया ही गल भूक का शमली नहीं ता भूके ने का मग सदगुरू धावन आने हाथी कानी काढ़ मग उरला सुरला स्वानुभव खाऊन मी ढेकर दिला मग श्री गुरुनी ऐक्याची शेज करून मला, मला निजवले जागे होण्याचे कारणच राहिले नाही मग श्री गुरु होऊन पिंड ब्रह्मांडात स्थान मांडले आणि तेथून ते, ते स्वसत्तेने स्थूल सूक्ष्म या दोन्ही देहांचे नियंत्रण करू लागले मी पणाचेही सद्गुरूच नियंत्रण करत होते त्यांनीच मीपणाचा नाश करून श्रुतीप्रतिपाद्य असा एकटा एक निर्विकार करून मला ठेवले अशा रीतीने प्रसंगाने आले ते मी स्वबुद्धीनुसार सांगितले आता हर्षखेद नष्ट झाल्यावर केवळ चैतन्य ब्रम्ह तेवढे उरले इति श्रीमत्गमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे स्वानुभूती वर्णन प्रकारे चतुर्थ समासहा श्रीराम